मत्तय अध्याय दोन येहुदियातील बेतलहेम गावात येशूचा जन्म झाला त्यावेळी हेरोद राजा राज्य करीत होता येशू च्या जन्मानंतर पूर्वेकडून काही ज्ञानी लोक येलेमाला आले आणि त्यांनी विचारले येहुद्यांचा नुकताच जन्मलेला राजा कुठे आहे कारण त्याचा जन्म सूचित करणारा तारा आम्ही पूर्व दिसेस पाहिला म्हणून त्याला नमन करण्यात आलो आहोत हे ऐकून हेरोद राजा तसेच एरुस्लेम नगराचे रहिवासी घाबरून गेले मग त्याने यहुदी लोकांचे सर्व मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांना बोलाविले आणि विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार होता त्यांनी उत्तर दिले येहुद्यातील हो बेतलेहेम गावात कारण देवाच्या संदेश त्यांनी त्याच असे लिहिले आहे की हे बेटले हेमा येहोदयांच्या भूमीप्रदेशा तू येहोद्यांच्या राज्यकर्त्यामध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण माझा इस्राईल लोकांचा सांभाळ करी, असा राज्यकर्ता तुझ्यातून येईल मग हेरोदाने पूर्वेकडील ज्ञानी लोकांची गुप्तपणे भेट घेतली आणि तारा दिसल्याची नक्की वेळ माहीत करून घेतली नंतर त्याने त्यांना बेतनहेमळा पाठविले हेरोद त्यांना म्हणाला तुम्ही जाऊन त्या बालकाचा नीट शोध करा आणि तुम्हाला ते सापडल्यावर मला सांगायला या म्हणजे मी सुद्धा जाऊन त्याला नमन करू शकेन ज्ञानी लोकांनी राजाचे म्हणणे ऐकले व ते निघाले त्यांनी जो तारा पूर्वेला पाहिला होता तोच त्यांना परत दिसला ज्ञानी लोक त्या ताऱ्याच्या मागे गेले जेथे बाळ होते ते ठिकाण येईपर्यंत तारा त्यांच्या समोर जात होता मग त्या ठिकाणावर तो थांबला ज्ञानी लोकांना ते पाहून फार आनंद झाला ज्ञानी लोक बाळ होते त्या गोठ्यात आले त्यांनी बाळ व त्याची आई मरिया हिला पाहिले त्यांनी लवून त्या बालकाला नमन केले नंतर त्यांनी बाळासाठी आणलेल्या भेट वस्तू काढल्या त्यांनी बाळाला सोने ऊद व गंधरस या बहुमोल वस्तू दिल्या पण देवाने स्वप्नाद्वारे त्या ज्ञानी लोकांना सावध केले आणि हेरोदाकडे परत जाऊ नका असे सांगितले तेव्हा ते ज्ञानी ते लोक वेगळ्या मार्गाने आपल्या देशास परतले ज्ञानी लोक गेल्यानंतर प्रभूचा दूध स्वप्नात येऊन योसेफाला म्हणाला ऊठ बालकाला आणि त्याच्या आईला घेऊन निस्तून इजिप्त जा कारण बाळाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध घेणार आहे तेव्हा मी तुला धोका टळल्याची सूचना देईपर्यंत इजिप्त मध्येच राहा तेव्हा तो उठला व रात्रीच बाळाला व त्याच्या आईला घेऊन इजिप्त देशास गेला आणि हे रोज मरेपर्यंत तेथेच राहिला प्रभू देवाने संदेश द्वारे सांगितले होते की मी माझ्या मुलाला इजिप्त देशातून बोलाविले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले तेव्हा ज्ञानी लोकांनी आपल्याला फसविले हे पाहून हे रोज अतिशय रागावला त्याने ज्ञानी लोकांकडून त्या बालकाच्या जन्माची वेळ नीट समजून घेतली होती त्यानुसार बालक जन्मल्याला आता दोन वर्ष उलटली होती म्हणून त्याने माणसे पाठवून बेतलहेम व त्याच्या आसपासच्या प्रदेशातील दोन वर्षाच्या व त्याहून कमी वयाच्या मुलांची कतल करण्याची आज्ञा केली इरमया संदेशाच्या द्वारे देवाने जे सांगितले होते ते अशा प्रकारे पूर्ण झाले ते वचन असे होते रामा येथे आकांत ऐकू आला दुःखदायक रडण्याचा हा आकांत होता राहल आपल्या मुलांसाठी रडत आहे पण तिचे सांत्वन करणे अशक्य झाले कारण तिची मुले मरण पावली आहे हे रोध नेल्यानंतर दूत स्वप्नात युसेफाकडे आला युसेफ जेव्हा इजिप्त होता तेव्हा हे घडले धूत म्हणाला ऊठ बाळाला आणि त्याच्या आईला घेऊन इस्रायल देशास जा जे लोक बाळाला मारू पाहत होते ते आता मेले आहेत मग योसेफ बाळाला आणि त्याच्या आईला घेऊन इस्रायल देशास गेला हेरोदाच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा अर्खेलाव यहुदाचा राजा झाला आहे असे जेव्हा योसेफला समजले तेव्हा तो तेथे जाण्यास घाबरला पण स्वप्नात त्याला ताकीद मिळाल्याने तो तेथून निघाला आणि गालिल प्रदेशात आला योसेफ नावाच्या गावात गेला आणि तेथे राहिला ख्रिस्त नासरेतकर म्हटला जाईल असे जे देवाने संदेशांच्या सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले